चित्रकार यांग बऱ्याच वर्षांपूर्वी यांग नावाचा एक मुलगा आपल्या मामाकडे राहत असे त्याचे मामा एक प्रसिद्ध चित्रकार होते मामा चित्र काढत असताना यांग तासन तास त्याच्याजवळ बसून राहत असे ते चित्र कसे काढतात हे बारकाईने लक्ष देऊन पाहत असे त्याला चित्रकलेत गोडी आहे हे मामाच्या लक्षात आले होते मामा त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देत असत आणि त्याच्याकडे नीट लक्षही देत असत एक दिवस मामा म्हणाले तू फार छान चित्र काढतोस माझ्यापेक्षाही अधिक सुंदर तुझ्या चित्रांचे गावात एक प्रदर्शन भरवावे असे मला वाटते म्हणजे तुझी चित्रकला लोकांपर्यंत पोचेल यांगच्या मामीने सर्वांना आमंत्रण दिले यांगची चित्र पाहायला बरेच लोक आले आणि चित्र पाहून त्यांना आनंद झाला यांगचे कौतुक करत असताना लोक म्हणाले ही चित्र तर अगदी जिवंत वाटतात तू काढलेल्या मधमाशांच्या पोळ्याचे आणि फुलांचे चित्र पाहून तर खरेच मधमाशा येतील पक्षीही देखील फसतील एकदा मामा म्हणाले माझा एक मित्र दुसऱ्या गावात राहतो त्याच्याकडे जा आणि त्याला चित्र दाखवून ये हा घे त्याचा पत्ता यांगला मामांना सोडून जायचे नव्हते पण तरीही मामांची आज्ञा म्हणून तो निघाला वाटेत त्याला एक मोठे दाद जंगल ओलांडायचे होते जंगलातले वातावरण झाडीजुडपे प्राणी पक्षी हे सर्व त्याला फार आवडले त्याला अगदी रहावे ना मग इकडे तिकडे जाऊन तो चित्र काढू लागला रात्र झाली की तो झाडावरच्या घरात जाऊन झोपत असे होता होता बरेच दिवस झाले झाडावरच्या या घरामधून अतिशय सुंदर दृश्य दिसत असे ते पाहून यांग खूश राहत असे निसर्गाची सुंदर चित्र काढताना एक दिवस त्याला एक हरिण दिसले त्याचं चित्र काढून त्यात रंग भरून होता इतक्यात अचानक कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला वाघ वाघ असं ओरडत एक माणूस जोरात पळत आला वाघापासून आता कसे वाचायचे चटकन यांगला एक युक्ती सुचली आपण काढलेले हरणाचं चित्र त्याने झाडाला टेकवून ठेवले मग दोघेही तिथून पळत सुटले पाठलाग करणाऱ्या वाघाला हरणाचं चित्र दिसले त्याचं लक्ष विचलित झाले त्या चित्राकडे तो टप लावून पाहू लागला आणि त्याच्यावर जोरात कुरगुरू लागला तेवढ्यात यांग आणि त्याचा मित्र झाडावरच्या घरात शिरले